ुवीर समर्थ जय जय समर्थ, गणाधीश गणाधीशो ईश सर्वागुंचा आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळच् वाचा गमोपन्थ आनंदया राघवाच जय जय रगुवीर समर्थ सुग्य वसी परी ज्ञान योगेश्वराचे योगे कविवालिथ्या सारिथा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरू रामदास जय जय रभुरी समर्थ आ, आ, आ, आ रामदासणेयािंधु हो रामा रामा रामा होय राम रामा हो जय राम पत पवना पूर्ण कामा रामा रामा हो रामा हो रामा आ, आ, आ, राम होमदास माली दया करी रामदास माबली दया करी रामदास माबुली दया करी रामदास माउली दया करी वत्सा लागी वत्सा लागी थे लागे भेरू दसी करी करुणा साबुली गाय मा करुणा साबुली गाय मा रामदास माुली दया करे रामदास माुली गया करे रामदास मदन्त पाहुन को त्वरित ये मदन्त पाहुन को त्वरित ये मदन्त पाहुन को त्वरित ये आ आ आ पाहून कोरितु मदंत पाहून कोरुएे येऊ चलित पाहुली ग माय माझी ये चलित पाहुली ग माय माझी salita mauli gav mai majhe ramdas mauli daya kari ramdas mauli daya kari jay rama atmaj atan yavri kari jay rama atmaj atan yavri kari आत्म जनुया तनयारी तनुयावरी जय रामा जय कर साबुली गाय माजी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास हो रामदास माऊली दया करी रघुपती राघव राजा पतित पावन बोला रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पती तावन सीता राम रघुपती रघुपती राघव राजा पती पावन सी रघुपती ओ रघुपती राघव राजारा पती तपा bhavan sitaram raghupati raghav raja ram pati tavaan sitaram o raghupati raghav raja ram pati tavaan sitaram raghupati raghav raja ram pati tavaan sitaram रघुपती राघव राजताकास्मरण जय जय राम सद्गुरू राम। राम। समर्थ रामदा स्वामी महाराज की ुद्र हनुमान की श्रेष्ठ गंगाधरस्वामी महाराज सद्गुरू भगवान श्रीधरस्वामी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की सब जय जय रघुवीर समर्थ रे हे जय ना गना मनुष्य जन्माचे करावे सार्थक होनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य सार्थ जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा सा देवेक ऐसा सा दे विवेक ऐसा देवेक पाडू रंगा आई सादे विवेक पाडु रंगा व मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक असावे वैराग्य से असावे वैराग्य हो परलोकिन से असावे वैराग्येहना ह सारे मरे मरे साधासाधसा सा सा असावे वैराग्य या परे वैराग्य ऐसे देई भाग्य पाडु रंगा मनुष्य जनमाचे करावे सार्थक आवे सार्थक करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक म्हणे दिसो आत्मा सर्वभूती नाम म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती आ ऐ संगती ऐ सी संगती पांडुरंग ऐ सी संगती पांडुरंग मनुष्य जन्माचे करावे सार्थक कर। मनुष्य जन्माचे करावे सार्थक कर। जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा विवेक ऐसा देवेक ऐसा देवेक पांडुरंगा दे दे पांडुरंगाओ मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक, चरावे सार्थक, चरावे सार्थक, चरावे सार्थक हो। करावे सार्थक करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय रघु समर्थ आप दातारं श्रीरामं भूयो भूयो भूय आदिनारायणं विष्ण ब्रह्माणंच वसिष्ठक श्रीराम माती वंदे श्रीधरं अनेन ता देवो भगवान जानकी पति भगवानकीपती श्रीरामचंद्र पूर्ण अस्माकुलदैवत श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम समर्थ श्री राम समर्थ, समर्थ।, समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसि्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्सारिखा मान्य सा नमस्कार सद्गुरुरामदासा नमशाय दिव्याय सत्यधर्मस्वे स्वानंदमृतृप्ताय श्रीधराय नमो नम सद्गुरुभवान श्रीधरस्वामी महाराज जय जय या कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी पवित्र अध्यात्म श्रवण घडाव या अतिशय प्रामाणिक हेतून या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविक आणि अधिकारी श्रोत्यांना मनापासून नमस्कार करून ज्यांच्या वर्तनानं या जगामध्ये धर्मजक्तो जगतो म्हणजे सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना अभिवादन करून अधिकारी साधकांचा सा वंदनयुक्त सन्मान करून निरूपणाला प्रारंभ करूया काल आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण संत श्री नामदेव महाराजांचा अप्रतिम असा एक अभंग निरूपणाकरता घेतला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा भारतामध्ये अनेक संप्रदाय आहेत पण सगळ्या संप्रदायाचा अर्थ सम्यक ज्ञान प्रदान करण्याची व्यवस्था या सगळ्या संप्रदायांना आधार आहे तो एका वेदाचा आहे वेदांताचा आहे त्यामुळं सगळ्या संतांच्या उपदेशाची उतारपेठ कुठं ना कुठं एकत्र मिळालेली दिसते म्हणून कोणत्याही विचारधारेतल्या प्रामाणिक साधकानं एक गोष्ट लक्षात ठेवावी की कोणताही संत बोलतो तो आपला गुरुच आहे किंवा माझा गुरु, कि मा गुरु सोडून मी कुणाला नमस्कार करणार नाही असा नव्हे अनन्यता याचा अर्थ की माझा देव आणि माझा गुरु सोडून या जगामध्ये काही नाहीच आहे मग कुणालाही नमस्कार केला तो आकाशात यथा गच्छति गच्छति सर्वदेव हा केशवं प्रति आकाशा पति गर्व नमस्कार के सांप्रदायिक अभिनवेश त्यांचा उ करू शक स्वामी विवेकानंद ने संगाइम्स एका संप्रदायात जन्माला यावं म्हणाले पण त्याच संप्रदायात मरू नये समर्थांची अप्रतिम उभी आहे की मूर्ख एकदेशी होतो चतुर सर्वत्र पाहतो याचा अर्थ आपल्या गुरुनं आपल्याला दिलेलं साधन सोडावं असा नव्हे आपल्या गुरुनं दिलेल्या साधनाच्या दृष्टीनं इतर संत काय म्हणतात याचाही अभ्यास साधकानं अनायास घडला तर तो करावा म्हणून समर्थांनी सगळ्या संतांची आरती केली आहे नवनाथांपासून ज्ञानोबांची नामदेवांची सगळ्यांची आरती केली प्रस्तावाना पुरे समर्थ संप्रदायातली आपण माणसं पण आपल्याशी ज्ञानोबा बोलतात तेव्हा ते समर्थच असतात ते, समर्थ ते स्वामीच असतात नामदेव महाराज बोलायला आरंभ करतात म्हणून आपण असा विचार करा की स्वामी आपल्याशी बोलतायत शब्द असे आहेत महाराजांचे संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवंताला प्रार्थना करतात की जीवाच्या सर्वांगीण करता, आवश्यक असणार जे काही पारमार्थिक धन आहे ते तू आम्हाला दे चत्वारी साधनान्यत्र वदंती परमर्ष या मुक्तीर यशांत सद्भावे ना भावे सिद्ध ती ध्रुवम शंकराचार्य म्हणाले ही चार साधन ज्याच्या जीवनात आली त्यालाच मुक्ति मिळते आणि बंधनातून सुटल्याशिवाय आनंदाची प्राप्ती नाही हा सिद्धांत आहे कुणालाच बंधन नको ज्याला कळलं हे बंधन आहे त्याला बंधन नकोय नाही तर जग हे बंदी शाळा या न्यायान ज्याची त्याला प्रिय कोठडी कोठडी सखे सवंगडी बंधन हेच जीवन वाटायला लागत फार धोकादायक गोष्ट ही आहे एका शेठजीने ऐकलं की कोणत्याही पक्षाला प्राण्याला बंधनात टाकलं ना तर त्याचं फल आपल्याला केव्हा मिळतं घरी आल्या आल्या त्याने नोकऱ्याला सांगितलं एक काम करा आपल्याकडं जो चांदीच्या पिंजऱ्यामध्ये चांगला असं छान पोपट राघू आहे ना त्याला काढून टाका त्याला सोडून द्या त्याला स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ दे नोकरांनी म्हणून दार उघडलं त्या पिंजऱ्याचं तो राघू असा काढला आणि बाहेर टाकून दिला तो उडाला समोरच्या झाडावर जाऊन बसला पिंजरा तसाच उघडा ठेवला त्यानं थोड्या वेळाने धुवून टाकूया काय पुढचं असेल ते करूया म्हणून तसाच ठेवला आणि तो नोकर दुसऱ्या कुणीतरी हाक मारली म्हणून तिकडं गेला तो राघू परत आला थोडा वेळ इकडे तिकडे फिरला परत आला आणि पिंजऱ्यात जाऊन बसला पिंजऱ्याचं दार उघडस कुणानं माहीत सजा किती ते या न्यायान किंवा तरी यातनं मोकळं व्हाव आणि मी प्रश्न विचारतो या गादीवर उभा आहे म्हणून कीर्तनकार म्हणून वयान योग्यतेनकी नाही पण इथं उभा राहण्यावर असतं आणि विशेष म्हणजे इथून उतरल्यावर ते विसरायचं असतं जय जय रघुवीर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा सर्व मानव जातीकरता संतांनी विचारलेला प्रश्न आहे मी फक्त गोमुखासारखा इथे उभा आहे की खरोखरी जीवनात दुःखाची प्राप्ती झाल्यानंतरच आनंदाचा मार्ग सुरू करावा का अत्यंत दुःख झालं मगच परमार्थ सुरू करावा का ही काय कटकट आहे जीवनाच्या पातळीवर सुख असो वा दुःख असो अंततोगतवा शेवटी जाऊन खऱ्या अर्थानं माझं जीवन आनंदी असावं सुख येणार आहे आणि आल्याप्रमाणे जाणार आहे दुःख येणार आहे आणि आल्याप्रमाणे जाणार आहे या न्यायानं जर खऱ्या आनंदाचा शोध मानवाला जर घ्यायचा असेल तर त्यानं दुःख होण्याची वाट बघू नये परमार्थ करता। आणि म्हणून जगात सगळ्यात भाग्यवान ते जे जीवनात सगळ्या अर्थानं सुखी असतात आणि तरी परमार्थात रमलेले असतात मोरोपंत नावाचे हो मोरो एक कवी होऊन गेले बारामतीला बारामतीला चांगली चांगली माणसं खूप झाली एका आर्य मध्ये अप्रतिम असा एक सिद्धांत मांडला सिद्धांत याचा अर्थ सॉफ्टवेअर कम्प्युटरच्या भाषेत आणि असे सॉफ्टवेअर या कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करून घ्या उत्तम चालतो आयुष्यभर कॉम्प्युटर आणि पुन्हा पुन्हा कथा कीर्तनाला जाऊन नको रे मना द्रव्यते ते पुढील असे अँटी वायरस पण टाकून घ्या म्हणजे हँग होत नाही तो कॉम्प्युटर आणि एकदा व्हायरस अँटी वायरस वायरसचा वायरस प्रभाव कमी व्हावा याकरता अँटी टाकून एकदा नाही चालत पुन्हा पुन्हा अपडेट करत राहा कीर्तनाचा उपयोग हाय सुंदर अशी आर्या मुरो ले। असता असता मोरपंत सदा हरी चरणी सगल छान है उत्तम है सतती आहे संपत्ति आहे मान मारातम है प्रतिष्ठा ज्यादा अपन विद्या है सगल है सत्या सदा हरी चरणी मग तो मुक्त मग तो मुक्त चीज न लगे धरावया स्मरणी जय जय रघुवीर असो या जीवना सुख असो दुख सुख नसो दुखा नसो, दुख नो मिल कस कराव असा विवेक मला कर विवेक मेरा भगवंता जगदगुरु शंकरचार भाषे थोड़ा बोलूया परमदेव महाराजांक चार साधना है या चार साधना सा नीट विचार करावा सामान्यत कोणत्याही साधकाच्या जीवनाचा आपण विचार करायला लागलो ना की तो साधक जीवनात जे वागला ते बाहेरच आपल्याला दिसत सद्गुरु भगवान श्रीधर स्वामीनी समर्थांची सेवा केली हे दिसत आपल्याला केवढी सेवा केली देहाची लखतरच होईपर्यंत सेवा केली समर्थांच्या समाधी करता पाणी भरायला स्वामी जेव्हा सुरुवात करायचे पहाटे उठून तेव्हा थंडी केवढी असायची पायामध्ये चप्पल नाही घालायच्या सोहळ्यात चप्पल चालत नाहीत आता सोहळ्यात काही चालत आता सोहळं राहिलंय कुठं सोहळं म्हटलं की लोकांना राग येतो काय गुणा ठाऊक फार पूर्वी पाळल्या गेले जन्मी म्हणून असेल या जन्मी जय जय रघुवीर लंगोटी लावलेली सगळीच परकीयांच्या या आक्रमणानंतर आपला देश दरिद्री झाला सगळीकडत सगळीच संस्थान दरीद्री होती सज्जनगडावर सुद्धा सुबत्ता नव्हती एक लंगोटी लावलेली कमरेला काथ्या आणि या मुलानं पाणी भरायला सुरुवात करावी श्रीधरान। ताचा इतक्या फुटायच्या थंडीत टाचा फुटतात त्यातून सज्जनगडावरचा दगड कातळ जो आहे ना टाचा फुटायचा आणि पहाटे जेव्हा सुरुवात करावी तेव्हा पाणी भरायला सुरुवात करावी पहाटे तेव्हा पावलाच्या आकाराचे रक्ताचे ठसे उमटायचे उगास कृपा होत नसते मी एसीत राहीन तरी सुद्धा भगवंतानं माझ्याकरता एसीत यावं प्रारब्धानं ती गोष्ट प्राप्त असेल तर फेकून द्या असा नाही मला मुद्दा प्रतिपादित करायचा आहे देहाचे सगळे कष्ट आहेत ना ते देहुद्धी जाण्याकरता वारीला का जायचं संत मंडळी काही ते म्हणाले वारीला का जायचं मी देह आहे हे विसरण्याकरता पहाट पासून हा मुलगा समर्थांची भांडी घासतो कपडे धुतो स्वच्छ पुसून घेतो की बाहेरची सेवा आपल्याला दिसते नाम घेतो दाजबोध वाचतो पण स्वामीना एकदा स्वामी झाल्यावर प्रश्न विचारलाय इतकी तुम्ही सेवा केली म्हणून समर्थ प्रसन्न झाले का नाही म्हणाले याच्यापेक्षा चांगली सेवा करता येते मग माझ्यावरती कृपा का झाली दोन कारण म्हणाले पहिलं कारण ते दयाळू आहेत म्हणून संकल्पना कशी स्वच्छ असावी बघा आणि दुसरं महत्वाचं मी समर्थांची भौतिक सेवा करताना कदाचित तुम्हाला दिसत असेल मी अखंड दासबोधाचा आतमध्ये विचार करीत असायचो ऐक शिष्या येथी वर्म स्वय तूची आहे सी ब्रह्म येषयी संदेह भ्रम मानूची नको धरूची नको हे अखंड चिंतन आता विषयाकडं वळूया आपल्या जगद्गुरु शंकराचार्य म्हणाल्या चार प्रकारची साक्षात साधन साक्षात साधन याचा अर्थ भगवंताकडे जाण्याची व्यवस्थित व्यवस्था नेमकी व्यवस्था आणि फार महत्वाचा मुद्दा नेमक आणि नेटक साधन मिळाल्याशिवाय परमार्थाची प्रगती सुरूच होत नाही कुठली चार साधन आचार्य सांगतात पहिलं आद्यस्तू नित्य वस्तु वस्तुविवेक त्यांचे शब्द जसेचे तसे ठेवतो आद्यस्तु अगदी सुरुवातीच नित्यानित्य वस्तुविवेक दुसरं इहमूत्रार्थ फलभोग विराग हा तदनंतरम तिसरं शमादीषक आणि चौथ कुमुक्षुत्व या चार गोष्टी आणि याच चार गोष्टी नामदेव नमदेव महाराजवता भगवंता पांडुरंगा मनुष्य जन्मा से करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा पहल क्षमता दे विवेक दे रोज जो अपन भात खातो, तो भात खड़े शेवे होतो का चांगला नुस्ते खड़े नवे आधी भात क्या लगते साड़ाव्या लगता पाखड़ा लगते अपने पर ही कहीं प्रमाण मधे मधे मधे खड़े मिसले जो मुद्दा नहीं वजन वाढता वाढण्याकरता करता, सळतात असं म्हणून कसं चालेल कारण हे कीर्तन सगळे लोक ऐकणार आहेत म्हणून वाईट आपण काही बोलायचं जय जय रघुवीर एखादा चिमटा कुणाचही वाईट भाव म्हणून नव्हे लक्षात ठेऊ समाजामध्ये आपल्या जी ड्युटी दिली आहे ना कोणी शेती करतो माझ्यासारखा कीर्तन करतो पेटी वाजवतो तबला वाजवतो आपण प्रत्येक जण ऑफिसमध्ये काम करता स्वयंपाक करता समाजात वागताना आपल्या प्रत्येकाची काही ना काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये आपल्याकडून एक जरी चूक झाली तरी हजारो जन्माचा पुन्हा फेरा घ्यावा लागतो आणि जेवढ्या पटीनं आपल्यामुळं लोकांना दुःख झालं त्याच्या अनंत पटीनं ते दुःख आपल्याला भोगावं लागतं हा हिंदू धर्माचा महान सिद्धांत आहेत पाच सिद्धांतापैकी पहिला सिद्धांत कर्मविपाक सिद्धांत रेल्वे ऍक्सिडेंट झाला शेकडो माणसं मिली काल आपल्याला काय वाटतं गेलं का या गे कोर्टामध्ये चालेल भारताच्या न्यायालयामध्ये काही दिवस ही केस चालेल पण भगवंताच्या न्यायालयामध्ये किती वर्ष चालेल गुणस्ट याच्यावरती विश्वास असू द्या तरच आपलं जीवन सुखी होईल एवढाच एक मुद्दा सांगतो पुढे जातो असे ते तांदूळ निवडल्याशिवाय म्हणजे त्याचा विवेक केल्याशिवाय रोजचा भात खाता येत नाही आपल्याला मग साधन ठरवायचं असेल मला नित्य असं सुख मिळावं ते सुख माझ्या ताब्यात असावं त्या सुखाची कधीही हानी होऊ नये म्हणजे विषयनिरपेक्ष सुख मला मिळावं म्हणजे आनंद मिळावा असा जर मार्ग आपल्याला चोखाळायचा असेल असा जर आपल्याला मार्ग धरायचा असेल तर तो, तो मार्ग कोणता याचा विवेक नको का करायला डोळ्यासमोर अनेक मार्ग आहेत इकडून जातो इकडून जातो इकडून जातो इकडून जातो, जातो आता त्यातला माला नेमका मार्ग कुठला इतक्या गोष्टी ठेवल्या जगामध्ये भगवंतानी आता काय यातलं घ्यावं प्रश्न पडतो आणि म्हणून फार महत्वाचा मुद्दा आहे पहिला विवेक ज्याचा विवेक बरोबर आहे म्हणजे ज्याचं निवडणं बरोबर आहे त्याला जीवनात कधी दुःख होत नाही नंतर म्हणतात ना निर्णय चुकला म्हणले चुकीच्या माणसाला वरलं आणि रोज म्हणतात एकत्र राहतात जय जय कशाला तुमच्याशी लग्न केलं त्यातलं विनोद सोडून द्या आपण मुद्दा लक्षातच घ्या एखादी गाडी घेतली ही नको होती घ्यायला एखाद घर घेतलं या भागात न कौतं घ्यायला व पुन्हा आले परत राहायला म्हणजे पूर्वरंग थोडा हलका एक राजा होता त्या राजाला वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक भेटी आलेल्या वाढदिवस असला की किती कौतुक असताना प्रत्येक चॅनेलवरती खूप भेटी आलेल्या समजा उदाहरणार्थ हजार फ्रीज आलेत हजार टीव्ही आले हल्लीचे पदार्थ सांगतो जुना नको हजारो पलंग आलेत हजारो गाद्या आल्यात हजारो खाण्याचे पदार्थ आले हजारो चांदी सोन्याचे दागिने आले राजा खरच चांगला होता खरा राजा चांगला कुठला प्रजेतल्या सामान सामान्यातल्या सामान्याचाही जो विचार करतो अवनीपती म्हणतात बघा त्याला राजाला अवनीपती नाव अवनीपती म्हणजे अन्न अ वस्त्र व निवारा नि ज्याच्या राज्यामध्ये प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा व्यवस्थित मिळत ते राज्य अवनीपतीचं आणि जिथ हे मिळत नाही ते राज्य लोकप्रतिनिधींच लोकप्रतिनिधी विचार करावा हा याकरता बोलतोय टीका करण्याचा भाव मुळीच नाही असा राजा त्याने विचार केला जे लोक माझा जय म्हणतात की जय म्हणतात मी ज्यांच्यामुळं राजा म्हणवला जातो त्या प्रजेला आपण हे सगळं वाटून टाकूया म्हणून शहराच्या मध्ये राजधानीच्या बरोबर मध्यभागी त्यानं मोठा असा पॅन्डॉल उभा केला मंडप उभा केला त्या मंडपामध्ये सगळ्या वस्तू मांडल्या आणि सगळ्या गावामध्ये दवंडी पिटवली की तुम्हाला हवी असलेली वस्तू तुम्ही घेऊन जा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा एवढ्या वेळामध्ये हे प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे हल्ली असत एक्झिबिशन अँड सेल प्रदर्शन व विक्री अगदी असं मांडलं स्वतः राजा सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपस्थित आहे कोणताही भ्रष्टाचार होता कामा नाही घेऊन जा सगळ्यांनी दवंडी पिटवली आधी चार दिवस आणि कसं घेऊन जा सकाळी सहा पर्यंत यावं सहाला हे प्रदर्शन सुरू होईल संध्याकाळी बरोबर सहा वाजता हे प्रदर्शन बंद होईल कळाय करता वाचता सांगतोय कळाय करता सहा वाटणी वगैरे हे सांगतोय आपल्याला सूर्योदय ते सूर्यस्त असं ग्रे धरा कुठल्याही वस्तूला स्पर्श करायचा ती वस्तू आमचे शिपाई तुमच्या घरी पोचवते हो। याच कारण पलंगाची किंमत दोन हजार घरी न्यायला पाच रुपये इथून पुण्याला कसं न्यायचं सगळी व्यवस्था आमची दुसरा महत्वाचा मुद्दा एका माणसानं दोन वस्तू नाही घ्यायच्या नाही तर ठेवून यायचं घरी जवळ राहतो त्याला भरपूर मिळल एका माणसानं दोन वस्तू नाही एकाला एकच वस्तू म्हणजे सगळ्यांना सगळं सारखं मिळावं सगळ्यांच्याकडं त्याचं विकेंद्रीकरण बरोबर प्रमाणात व्हावं याकरता त्यानं हा नियम केला आणि प्रत्यक्षामध्ये गर्दी झाली आदल्या दिवशी लोक मुक्काम केला लोकांनी दारात येऊन आजल्याच दिवशी सहा वाजता लोक घुसले भराभर भराभर चांदीच्या ताटाला हात लावला चांदीचं ताट घेऊन गेले अमुक केलं घेऊन गेले तर मुक्क घेऊन गेले पलंगाला हात लावला पलंग तो घेऊन गेले सोफा कमबेड असं सगळं घेऊन चालले कुणी टीव्हीला हात लावला घेऊन गेले अमक्याला हात लावला घेऊन गेले स्वत राजा फिरतोय कुठे काही भ्रष्टाचार चालला नाही ना राजानं स्वतः भ्रष्टाचारी नसावं आणि हाताखालच्या लोकांनाही भ्रष्टाचार करू देऊ नये नियम लक्षात ठेऊ भ्रष्टाचार करणारा जेवढा पापी आहे त्याच्या बरोबरच त्याला ते करू देणाराही पापी आहे तुका म्हणे देती घेत नरका जाती आणि ही जबाबदारी मुख्य माणसाची आहे तो स्वत फिरतोय अर्थात असं कुणी नव्हतं तरीही अस कोणी नव्हतं सगळी चांगली माणसं होती शिस्त पाळणारी होती त्यामुळं राजाला बघायचं कारण नाही लागलं पण तरीही राजा फिरतोय जबाबदारी आहे त्याची सकाळपासून एक म्हातारी आजीबाई सकाळी अगदी सहाला आली भिकारी होती अगदी इतकी गरीब होती झोपडीत राहते बिचारी तिला तर वाटलं काय घेऊन काय नको आणि ज्यानं श्रीमंती पाहिलेली नसते त्यानं फार पाहिलं ना की तो फार गोंधळात पडतो नेमकं काय घेऊ धावत धावत धावत धावत गेली मोठा आग पेढ्याचा ढीक होता चांदीच्या ताटात ठेवलेला हात लावणार इतके पेढे मला खूप दिवस पुरतील मीठे एक पेड़ा खाईन आणि पाणी पिईन कळशी भर एक दिवस काढीन इतके दिवस हे पेढे पुरतील लक्षात आलं काही दिवसानंतर दुधाचे आहेत त्याला वास यायला लागेल माग झाली शॉक बसल्यासारखी माग झाली इतक्यात मस्त पलंग दिसला हा हा पलंग मला झोपायला काही नाही मी खाली पोतं टाकून झोपते हो पलंगापर्यंत गेली हात लावणार इतक्यात माग गेली हा पलंग माझ्या झोपडीत मावणारच नाही हो इतक्यात पांघरुणाचा ढीक ठेवलेला दिसता घोंगड्यावर घोंगड्या घोंगड्यावर तो सेट होता पाच सात पांघरुणाचा त्याला हात लावणार इतक्यात विचार केला नुसतं नाहीये जेवायला लागेल घेऊया सोन्याचे दागिने हा सोन्याचा दागिना विकला ना मला दोन चार वर्ष तरी काही कटकट नाही म्हणून तिथपर्यंत गेली सोन्याच्या दागिनापर्यंत हात लावणार इतक्यात पुन्हा धक्का बसावा अशी सरकली चार पाच महिन्यानंतर मी काय करू सकाळी सहाला आलेली म्हातारी दुपारी बारा वाजली तरी डिसाईड केलं नाही तिनं ठर काय घ्यावं त्यातलं राजा म्हणला बाई गरीब दिसता दरिद्री दिसता काही नाही वाटत तुमच्याजवळ अरे अरे म्हणे काय हे काय म्हणे बरोबर आहे का असं घ्या कुठलीही वस्तू तु घ्या तुमच्यावरती दयावंत होऊन तुमच्याकरता मी जरा माझा रूल जो आहे ना माझा नियम बदलतो तुम्ही दोन वस्तू तु घ्या फक्त करता, दोन वस्तू आता गोंधळ आणखीच वाढला दोन वाजले तीन वाजले कुठल्याही वस्तू पर्यंत जाते आणि त्या वस्तूची एक्सपायरी डेट बघते कळलं ना हे केव्हा तरी संपणार आहे हे सुख मला माझ पूर्ण दुःख नाश करणार नाहीये असं करून माग येते तीन वाजले चार वाजले पाच वाजले रडायला लागली म्हातारी रडायला लागली इतकं दुःख झालं तिला अरे एवढ राजला द्यायला न घ्यायला राजा एवढा प्रसन्न झाला नाही होत सहसा आणि मी इतकी कमनशिबी की काय घ्यावं हे ठरवू शकत नाही माझ्यासारखी करंटी मीच राजा इकडं तिकडं फिरतोय आजीबाई काय आहे रडताय का मला म्हणाले सुचे नाओ हो काही मी सांगू का म्हणाले सांगा हे खाण्याचे पदार्थ घ्या हिन समस्या सांगितली खाण्याचे पदार्थ संपल्यावर काय करू इतक्या गरीबात तुम्ही मग हे अंथरुण पांघरून पाहिजे का सोन्याचे पदार्थ पाहिजेत का पुन्हा पुन्हा पुन्हा राजा तेच बोलतो हिन पुन्हा सकाळपासून जी उत्तर होती तीच दिली राजा म्हटला तुमचं तुम्ही ठरवा वैतागला तो सुद्धा तो तरी किती हे करणार राजा सतत फिरतो इकडं तिकडन मध्ये सिंहासन मांडलेलं राजाचं त्याला पाय थकले की बसतो तो म्हणून असा मध्येच जाऊन बसतो पुन्हा फिरतो पुन्हा जाऊन बसतो पुन्हा फिरतो पुन्हा तिथे जाऊन बसतो साडेपाच वाजले पावणे सहा वाजले सहाला पाच मिनिट कमी सहाला एक मिनिट कमी शिपाई म्हणले म्हातारे अगदी तुझं गेला गाया सहाला आली संध्याकाळी सहा ला चालली एकही वस्तू घेतली नाही तुझ्यासारखी करंटी तूच म्हणली आणि दोन वस्तू सांगितल्या होत्या राजाने एवढ्या वस्तूत तुला दोन वस्तू घेता येईल ना नाही म्हणाले माझं पूर्ण दारिद्र्य हटवण्याची यातल्या कोणत्याही एका वस्तूत सामर्थ्य नाही आणि दोन वस्तू नाहीच नाही सहला पंधरा सेकंद कमी आणि म्हातारी धावत धावत आली आणि एका वस्तू हात ठेवला ती वस्तू म्हणजे स्वत राजा आता नियम आहे तिथं जे मांडलंय त्यातल्या कुठल्याही वस्तूवर हात ठेवला तर ती वस्तू घरी पोचवली पाहिजे असा नियम आहे राजाच्या डोक्यावर हात ठेवल्या क्षणाला राजा तिचा झाला एक आता तिच्या झोपडीत राजाला पोहोचवलं पाहिजे किंवा त्याच्या राजवाड्यात तिला पोहचवलं पाहिजे राज कांता काय भीक मागे मनाची दृष्टांत विसरून जा दृष्टान्त हा सिद्धांता बलकटी देने करता समर्थ मनाली दृष्टान्तु का एकदेशी देने घड़े कलायासी सिंधु लहरी सी भिन्न कैसे जगह राज विश्वा मधे एक्सिबिशन माडल प्रदर्शन मांडले लनेक देश मानले अनेक मंत्रीपद मान लिये अनेक गा घोड़े माडले देख घेता परस्पर विरुद्ध अडले स्त्रीकर पुरुष माडले पुरुषांत स्त्री माडल चौरिया लक्ष्य होनी पंच विषय भरपूर सुख माडली पैसा मानला बंगले मानले अनेक गोष्टी माडल आपण इच्छा करा एखाद्या गोष्टीची म्हणजे वासना धरा पुढच्या जन्मी आपल्याला ते प्राप्त होत कस येत काय येतं ठाऊक नाही पण भगवंत बरोबर पर त्या त्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी आणून पोहोचवतो ज्या आपण गेल्या जन्मी वासनेत धरल्या वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे नाथांचा हरिपाठ पहिला अभंग मनात रे पूर्व संचित प्राप्त प्रमाणे त्या आजजी आजी परिपक्व विचार करावा और देवा और आता जे है सगल अपल हो तो आपला करायचा म्हणजे आपण त्याचं व्हायचं त्यावेळेला त्याचं जे सगळं आहे ते आपलं होतं आणि ही खरी श्रीमंती आहे आपण आपल्या श्रीमंतीचा उल्लेख करतो तेव्हा श्रीमंतीचा उल्लेख नाही करत आपण आपल्या दारिद्र्याचा उल्लेख करत असतो बघा आपण माझे पुण्यामध्ये दोन फ्लॅट आहेत आणि दहा एकर जमीन आहे याचा अर्थ असा की एवढं सोडून माझं काही नाही मग मला सांगा आपलं दारिद्र्य जास्त आहे का श्रीमंती जास्त आहे दोन फ्लॅट आणि दहा एकर जमीन सोडून जे आहे ते जास्त आहे का आता उल्लेख केला ते जास्त आहे ज्याच्या मालकीचा मी उल्लेख करतो ते केवढच आहे हो मला आपण सांगा आपण पाहिलेलं जग जास्त मोठा आहे का न पाहिलेलं जग जास्त मोठं आहे आपल्या अनुभवाचा प्रांत मोठा आहे का ज्याचा अनुभव नाही असा प्रांत मोठा आहे आपण आपल्या श्रीमंतीचा उल्लेख करतो ना तेव्हा आपल्या दारिद्र्याचा उल्लेख करत असतो आणि संत मात्र स्वतःच्या श्रीमंतीचा उल्लेख करतात हे विश्वाची माझे घर म्हणून आपल्यापेक्षा ज्ञानोबा श्रीमंत आहेत नाही हो म्हणले पण त्यांना भिक्षा मिळायची नाही मग असं आपलंही होत की चार पोरंपण एकही विचारत नाही होत की नाही तीन मुलं होती मुलांना शिकवलं मोठं केलं लग्न झाले त्यांना आणि तीन मुलापैकी कुणाकडे राहायचं याची केस ग्राहक मंच न्यायालयामध्ये दाखल झाली घडलेली घटना एका गावात पेपरला आली होती मोठी प्रत्येकाने आमच्याकडे का राहायचं तीन भाऊ आहेत पण एकमेकात घरातल्या घरात, घरात संगणमत होईना म्हणून न्यायालयात गेले लक्षात ठेवा जे लोक न्यायालयात जातात ना जा न्याया ते न्यायालयापेक्षा कमी लायकीचे असतात म्हणून कुठलीही समस्या न्यायालयात जाऊ देऊ नका सामोपचाराने मिटवून घ्या म्हणजे न्यायालयाची गरज नाही तुम्हाला भारतात असं दुर्दैव आहे मोठ्या मोठ्या आध्यात्मिक संस्थांचे खटले न्यायालयात चालू आहेत किती लायकी कमी झाली किती लायकी कमी झाली बरं ते लोक जे न्याय देणार आहेत ना ते अभ्यासानं न्याय देणार आहेत धर्मानं न्याय न्याय देणार या जगामध्ये दे सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे लक्षातच ठेव आणि धर्म नव्हे खरं सांगू का सर्वश्रेष्ठ काय आहे तो धर्म आचार आचरण करणाऱ्याच हृदय जेव्हा धर्मापेक्षा श्रेष्ठ होतं म्हणून रामांचं वर्णन केलंय रामो विग्रहवान धर्म धर्माचा विचारच करायचा झाला तर राम वनवासात गेले नसते तरी चाललं असतं कारण अयोध्येतल्या थोरल्याला रा राज्याभिषेक व्हावा असा धर्म आहे तरी गेले लक्ष्मणानं त्याच्याबरोबर जाव। असं कुठल्या धर्मात लिहिलंय व भावाची सेवा करावी ठीक आहे ना पण लक्ष्मण घरी राहिला असता वडिलांची काळजी घ्यायला तर चूक म्हटलं असतं का लक्ष्मणाला कुणी सीता तर एवढा सगळा धोका पत्करून गेली आणि त्यानंतर तिला त्रासही झालाय त्याचा पण पती सेवा हा केवळ धर्म नव्हे ती त्याच्याही काकडभर सरस आहे आणि याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो रामाने वनवासात जाव अशी किमान दोघांनी तरी इच्छा केली होती मंथरा आणि कैकई बाकी कोणी इच्छा नव्हती केली पण या दोघींनी तरी इच्छा केली होती पण भरतानं वनवासात राहावं अशी एकाने तरी इच्छा केली होती का पण रामाकरता आयुष्यभर म्हणजे पुढचे चौदा वर्ष आयुष्यभर नव्हे चौदा वर्ष भरत वनात राहतात नंदीग्रामात राहिले वनात राहिल्यासारखे झोपडी बांधून इतक्या जवळ आहे पत्नी पण तिला भेटायला परवानगी नाही चौदा वर्षात काय भरताचा त्याग न्यायालयात नाही गेले वडिलांनी असं सांगितलं आईनी असं सांगितलं आता काय करायचं बोला पण घडलेली घटना आई वडील तीन मुलं न्यायालयात कुणाकडे राहायचं आता असं आहे ग्राहक मंचातले काही खटले जे आहेत ना ते लगेच द्यायला लागतो न्याय आई वडील पोचल्यावर काय न्याय देणार न्याय द्यायचा उशिरा न्याय देणं हा अन्यायच आहे कि हो उशिरा न्याय देणं हा अन्यायच आहे की नाही म्हणून वेळेवर न्याय दिला त्यांनी अरे म्हटले सोपा आहे तुम्ही तिघ जण आहात चार चार महिने वाटून घ्या किती सोपा गोष्ट आहे ऐकलं त्यांनी दुसरे दिवशी पुन्हा नवीन केस दाखल कुठले चार महिने कुणाकड अरे म्हणले थोरल्याने अमुक करा धाकट्याने अमुक करा धाकट्यानी थोरल्यावर केस केली मला म्हणला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आले थोरल्याला फेब्रुवारी गेलाय फेब्रुवारीत दोन दिवस कमी असतात जय जय अतिशय ती अलंकार वाटेल आपल्याला असं होतं की आई विचारत ना नाही आपण त्याचं कारण आहे बर का व्यवहारातलं कारण सांगतो त्याच व्यवहारातलं कारण त्या आई मुलाना मुलांना आयुष्यभर हिशोबच शिकवला होता त्यांना कधी कथा कीर्तन प्रवचनाला घेऊनच गेले नाही तो त्याचा परिणाम आम्ही विषयांतर केलो क्षमा करा सामाजिक विषय सुद्धा बोलणे हे कीर्तनाची जबाबदारी आहे म्हणून बोललो मला मुद्दा हा सांगायचा आहे आपण ज्या वेळेला आपल्या श्रीमंतीचा उल्लेख करतो त्यावेळेला आपल्या दारिद्र्याचा उल्लेख करत असतो याविरुद्ध संत उल्लेख करतात ना तेव्हा संतांजवळ काही नसतं त्याचीच त्यानं मस्ती तो मलाही की नाही बघा काही नाही ते म्हणतात आम्ही काय कुणाचे खातो आम्ही काय कुणाचे खातो आम्ही काय कुणाचे, का कुणाचे खातो तो दाम आम्हाला देतो अपमान नाही करत आहेत परमेश्वर असे विश्वी त्याची पूजा करीत जावी जनी जनार्दन वोळला मग काय उणे तयाला लोकांच्या मध्ये जनार्दन पाहतात पण ती जी नाम आणि रूप याची उपाधी आहे ती आपल्याला काही देते असं त्यांना वाटत नाही नाम रूपाची उपाधी बाजूला करून तो रामच आम्हाला देतोय असा पक्का विश्वास त्यांचा हे सगळं आपण एवढ्या करता पाहतोय की विवेक नावाची पहिल्यांदा गोष्ट करावी लागेल त्या म्हातारे आजीची गोष्ट एवढ्या करता सांगितली की ते स्वतःला त्या म्हाताराजी प्रमाणे विचार करत करत राहतात आणि एक वेळेला अशी वेळ येते त्यावेळेला ते भगवंतावरच हात ठेवतात म्हणून तर समर्थ घरात बाराव्या वर्षी पळून गेले पलीकडं बायको उभी होती ना सहा सात वर्षाची गोड मुलगी उभी होती प्रपंच तुमच्या माझ्यापेक्षा चांगला झाला असता घरी लक्ष्मी पाणी भरत होती घरी काही कमी नव्हतं अकरा गावचे देशपांडे आणि एकवीस गावचे कुलकर्णी आहेत समर्थ शेकडो एकर जमीन समर्थांच्या नावे आहे आणि आजच्या सारखे नियम नव्हते तेव्हा कायदे नव्हते कसणाऱ्याची जमीन घर कपडे घासणाऱ्याची भांडी आता पुन्हा सरकारला विचार करायची वेळ आलीये जमीन ताब्यात घ्यावी का का एकाला दिली त्याला चार मुलं बांधातच एवढा भाग जातोय कि त्यातून कोट्ट्यावधी किलो, कोट्यावी क्विंटल इतक धान्य आता निगू श बोला मुद्दा आला बोल इतक सग सम है समर्थनी हाथ कुछ पुजा करता सगल सोडन आलो सगुण रघुनाथ मुद्दल मजे इतुके भांडवल रामचंद्रा तुझा वियोग ऐसा न घडो की प्रसंग तुझ कारणे सर्वसंग त्यक्त केला म्हणून भगवंतांनी या सगळ्या मांडलेल्या वस्तू मध्ये आपण काय निवडाव, हा विवेक पांडुरंगा तू आम्हाला दे मनुष्य जन्माचे करावे सार्थक आईस्ता दे विवेक पांडुरंगा पहिल्यांदा विवेक आता विवेक करायचा असेल तर आधी विचार करावा लागतो आणि विवेक केल्यानंतर ज्याचा विवेक केला त्याचा विचार करावा लागतो थो। थोड तत्वज्ञान तत्वज्ञान वेदांत सुरू झाला की सामान्यत इतपर्यंत थांबत नाही बर का मी एका गावाला कीर्तनाला गेलो होतो तिथे मी असा वेदांत सुरू केला आता गडावरती राहिलो तिथे जे ऐकायला मिळालं ज्या भट्टीतून आपण बाहेर पडलो ना जॉब बाहेर पडला त्याचा ठसा राहतोच घे हे काही ओढून ताणून आणण्याचं काम नाही आणि सगळ्याच सोंग घेता येईल वेदांताच सोंग नाही घेता येईल चिंतनच व्हावं लागतं आणि ही गुरुजनांची कृपा आपली आपलं सामर्थ्य नाही हे गुरुजींनी करून घेतलं तरच वेदांत सुरू झाला आता तो बराच वेळ चालला होता पंधरा वीस मिनिट दहा मिनिटापेक्षा जास्त नसावा पण तो चालला बराच वेळ एक श्रोता उठला हातात काठी मध्ये रस्ता होता असा पुढपर्यंत माझ्याकडं एकदा निरखून बघितलं त्यानं घाबरलो मी हे मारामारी नाही बाबा मी करू शकतो तुमची लावून ती फार एकमेक कर्नाटक महाराष्ट्र आमी आम्ही ये तुमच्याबद्दल काही नाही एकदा तुम्हाला बघून घेतो उद्या सकाळी त्याला धरून हाणणार आहे म्हणलं मी ज्यानी तुम्हाला बोलावलं जय जय रघु थोडासा वेदांत वेदांता पूर्व विनोद मनुष्य फ्रेस रहनोदर्चार कर विवेक के विचार करावागत विचार विसरू ना प्राणिक लोकान प्राणिक साधक विचार हे सामर्था ने संग